ओम नमो भगवते वासुदेवाय तरी अर्जुना निरूपी जाईल ते कीर भाषे आतुल परी मेचू ये होई जाईल तर अर्जुना तुला ते खरोखर सोप्या भाषेत सांगण्यात येईल परंतु या प्रेमाचे तुला कर्जदार व्हावे लागेल तव अर्जुन म्हणे देवो काई विसरले मागील भावो ये गोठी की राखत आहो मी तू पण तेव्हा अर्जुन म्हणाला देवा आपण मागे दोनशे त्र्याण्णव्या ओबीत बोललात ते सर्व विसरलात वाटत अहो महाराज या गोष्टीत अजून आपण मी तूपणा हा ठेवला एथ श्रीकृष्ण म्हणती हो का आता अवधानाचा पसरून का करून आई का पुढारलो तेव्हा ते श्रीकृष्ण म्हणाले असे आहे का तर जे मी सांगेन म्हणून म्हणाल ते आता अवधानाचा चांगला विस्तार करून ऐका तरी साचची गा धनुर्धरा सर्व कर्मांचा उभारा होय बाहिर बाहिर करणे पाच तर अर्जुना खरोखरच सर्व कर्मांची उभारणी या पाच कारणाने आत्मस्वरूपाच्या बाहेरच्या बाहेर होते आणि पंच कारण दळवाडे जी ही कर्मकारू मांडे ते हेतू उघडे पाच आणि ज्या पाच कारणांच्या समुदायाकडून कर्मात सुरुवात होते तीच कारणे हेतु असल्यामुळे त्या हेतू ही उघडउघड पाच आहेत येथ आत्मत उदासीन ते नागेकरी ना ना संवाहन कार्यसिद्धीचे या कारणाहून वेगळा जो आत्मा आहे तो अलिप्त असून कर्माच्या उत्पत्तीचे निमित्त कारण अथवा उपादान कारण तो होत नाही अथवा तो स्वत कर्म पार पाडण्याचे कामी सहाय्यही करत नाही तेथ शुभ शुभी अंशी निफजती कर्मे ऐशी दिवो आकाशी जिया परी। ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस यांचा संबंध नसूनही ते आकाशात उत्पन्न होतात त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी शुभ अथवा अशुभ प्रकारची कर्मे संबंधाशिवाय उत्पन्न होत तो यजू संगमू जा व्योमते हो नेणे पाणी उष्णता व वा यांचा वायुशी संबंध झाला असता आकाशात ढगांची उत्पत्ती होती पण आकाशाला तर त्या ढगांच्या उत्पत्तीची खबरही नसते नाना काठी नाव मिळे ते नावाडे निचळे जालविदे अनिळे उदकते साक्षी अनेक लाकडांनी नाव तयार होते व ती नाव नावाड्याकडून पुढे ढकलली जाते आणि अवतरे भांडे मग भवंडी जे दंडे भ्रमे चक्र अथवा पृथ्वी एखाद्या चिखलाच्या गोळ्याच्या रूपाने खर्ची पडून ज्या चाकावर तो गोळा टाकला त्या चाकाला दंडाने फिरवले असता ते चाक फिरत राहते व त्यातून मडके तयार होते आणि कर्तृत्व कुलाचे तेथे काय ते, का ते पृथ्वी आधारा वाचून वेचे विचारी पा आणि त्या चिखल्याच्या गोळ्याचे मडके बनवण्याचे काम कुंभार करतो आता या चिखलाच्या गोळ्याचे मडके बनवण्यात एका आधाराशिवाय पृथ्वीचे काय खर्च होते विचार कर बर हे हि असो लोकांची आ, होता आघविया कोण काम सविता हे हि राहु सूर्याच्या उदयाने लोकांचे सर्व व्यवहार होत असताना सूर्याकडे कोणत्या कामाचे प्रत्यक्ष कर्तृत्व आले तैसे पाच हे तू मिळणी पाचेची इही कारणी कि जे कर्मलताची लावणी आत्मासीना त्याप्रमाणे हे पाच हेतू एकत्र झाल्यावर या पाच कारणाकडून कर्मरूपी वेलीची लावणी केली जाते आत्मा या त्या कारणाहून व क्रियेहून निराळा आहे आता तुकोनी घेतली मोतीये जैसी आता ज्याप्रमाणे मोती तंतोतंत वजन करून घ्यावीत त्याप्रमाणे ही पाच कारणे आता तुला निरनिराळी खुलासेवार आणि बारकाईंनी सांगतो श्लोक चौदापानादिकांचे निरनिराळे व्यापार आणि पाचवे कारण म्हणजे इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता या होत तैसी यथा लक्षणे आई कपा कर्म करणे तरी देह हेमी म्हणे पहिले त्या मोत्यांच्या वजनाच्या बारकाईप्रमाणे कर्मांची कारणे ज्यांच्या त्यांच्या लक्षणास धरून सांगतो ती आता त्या पाच कारणांपैकी देह हे पहिले कारण आहे असे माझे म्हणणे आहे या ते अधिष्ठान ऐसे म्हणजे उद्देशे जे स्वभोगेसी वसे भोगता येथ्या देहाला अधिष्ठान असे म्हणतात याचे कारण एवढेच कि भोगता जो जीव तो आपल्या सुख दुःखादी भोगांसह येथे म्हणजे या देहात राहतो इंद्रियांचा दाही हाती इंद्रिय रूपी दहा हातांनी रात्र दिवस श्रम करून जी सुख दुःखे प्रकृतीकडून मिळवली जात तीए भोगा वया पुरुखा नाही देखा, अधिष्ठान आनठा वेनोनी अधिष्ठानगाच नाही म्हणून अधिष्ठान असे म्हणतात हे चोवीसाही तत्वांचे कुटुंब घर वस्तीचे तुटे बंध मोक्षाचे गुंतलेथ चोवीस तत्व रुपी कुटुंबाच्या राहण्याचे देह हे घर आहे आणि या देहात बंध मोक्षाची गुंतागुंत उलगडली जाते किंबहुना हेची नाम फार काय सांगावे अर्जुना जागृती स्वप्न आणि सुशुक्ती या तिन्ही अवस्थांना हा देह आधार आहे म्हणून या देहाला अधिष्ठान हेच नाव आहे आणि करता ते कर्माचे कारण जाणीजे प्रतिबिंब म्हणीजे चैतन्याचे चे आणि कर्माचे दुसरे कारण करता हे समजावे चे प्रतिबिंब असे म्हणतात आकाशाची वर्षे निर ते तळवटी बांधे नाडर मग बिंबोनी तदा करी हो आकाशच पाण्याची वृष्टी करते त्या पाण्याचे खाली पृथ्वीवर डबके बनते मग आकाश त्या डबक्यात प्रतिबिंबित होऊन ज्याप्रमाणे त्या डबक्याच्या आकाराचे होते का निद्रा भरे बहुवे मग स्वप्नीची सामावे रंगपणी अथवा अतिशय निद्रेच्या भराने राजा आपण आपल्याला स्मरत नाही मग त्याला आपण दरिद्री आहोत असे स्वप्न पडते तेव्हा तो स्वप्नातील भिकारीपणात तद्रूप होतो तैसे आपुले नितन्याची देहाे आभासोनी आविष्कारे देह त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाची आठवण न राहिल्याने चैतन्यच देहाच्या आकाराने भासून मी देह आहे असे मानवायास लागते जया विचाराचा देशी प्रसिद्धी ग जीव ऐसी जेणे भाष केली देवा विषयी अर्जुना अशी चैतन्याने आपली विपरीत समजूत करून घेतली म्हणजे त्याला जीव असे म्हणतात त्या आभासरूपी जीवाने देहाबरोबर सर्व गोष्टींसंबंधी शपथपूर्वक करार मदार केला आहे प्रकृती करी करमे ती म्या केली म्हणे भ्रमे येत करता येणे नामे मे जे जीव प्रकृती जी कर्मे करते ती कर्मे मी केली असे जीव भ्रमाने म्हणतो म्हणून जीवास करता असे म्हणतात मग पाते याचा केशी एकीच उठी दिकळी चवरी ऐसी चिरी व गे मग ज्याप्रमाणे एकच दृष्टी पापण्यांच्या केसातून बाहेर पडली असता ती दृष्टी अखंड असते परंतु चौरीच्या केसाप्रमाणे चिरलेली वाटते का घरा आतुल ऐकू दीपाचा तो अवलोकू गवाक्ष भेदे अनेकू आवडे जेवी घरात असणाऱ्या दिव्याचा एकच प्रकाश निरनिराळ्या झरोक्यातून बाहेर पडला म्हणजे ज्याप्रमाणे अनेक प्रकाश आहेत असे वाचते काय कुची पुरुषरत अनुसरत रसा नवबिधू ऐसा आवडो लागे अथवा शृंगार आदी नव अनुरोधाने वागण्यास लागला म्हणजे जसा एकच पुरुष नऊ प्रकारचा आहे असे वाटवयास लागते ते बुद्धीचे जाणणे श्रोत्रादी भेदे येणे बाहेरी इंद्रियपणे एकच ज्ञान या वेगवेगळ्या श्रोत्रादी इंद्रियांच्या द्वारा वेगवेगळे होऊन इंद्रियांच्या आकाराने बाहेर पसरते ते पृथकविध करण इया कारण तिसरे गा जाण नृपनंदना हे राजपुत्र ती निरनिराळी ज्ञानेंद्रिय या कर्माचे तिसरे कारण आहे असे समज आणि पूर्व पश्चिम वाहणी निघाली या मिळणी होय नदी नेवी नद आणि ज्याप्रमाणे एकच पाणी पूर्व पश्चिम वाहनाऱ्या ओघात मिळून वाहू लागले असतात ते नदी व नद या नावाने ओळखले जाते तैसी क्रिया शक्ती पवनी असे जे अनपायिनी ते पडिली नाना स्थानी नाना होय त्याप्रमाणे प्राणवायू मध्ये जी अखंड क्रिया शक्ती आहे ती एकच शक्ती निरनिराळ्या ठिकाणी वाटली गेली असता निरनिराळ्या नावाची होते जै वाचे येणे तै ते होय बोलणे हाता आली तरी घेणे देणे होय ती क्रिया जेव्हा वाचत येते तेव्हा तीच बोलणे होते व हाताच्या ठिकाणी आली असता देण्या घेण्याचे व्यवहार तीच होते अरे अर्जुना पायाच्या ठिकाणी अधोद्वारांच्या ठिकाणी गळणे तीच होंदवनी हृदयवरी प्रणवाची उजरी करिता तेची शरीरी प्राणू म्हणी पे नाभी कमला पासून हृदयापर्यंत ओमकाराची स्पष्टता करीत असताना तिलाच शरीरात प्राण असे म्हणतात मग ऊर्ध्वीची पुढ ती ते शक्ती पै गणू ऐसिया लिंगा पात्र जाहली मग पुढे त्या शक्तीच्या हृदयावरच्या येण्या जाण्याच्या क्रियेमुळे तिला उदान असे नाव आले अधोरंध्राचे निवा है हे नामला व्यापकपणे होये खचाराच्या गतीमुळे आपण हे नावत्या त्या क्रिया शक्ती मिळाले आहे व्यापकपणाने ती शक्ती व्यान झाली असे सर्व संधी भक्षण केलेल्या सर्व रसाने शरीर सारख्या प्रमाणाने ती भरते व कोणत्याही सांध्याचा त्याग न करता सर्व सांध्यामध्ये ती भरलेली असते या, या राहटी मग ते क्रिया पाठी समान ऐसी किरीटी बोली जे गा अर्जुना अशा या व्यापारामुळे मग नंतर त्याच क्रियेला समान असे म्हणतात आणि जांभई शिंक ढेकर ऐस ऐसा हो तसे व्यापार नाग कूर्म क्रुकर इत्यादी होय आणि जांभई शिंक ढेकर असे व्यापार झाले असता ती क्रियाशक्ती नाग कुर्म कृकर वगैरे वर्तनास्त व पालटा येत असे जे याप्रमाणे अर्जुना वायूची ही क्रिया शक्ती एकच आहे परंतु निरनिराळ्या व्यापारामुळे जी क्रिया निरनिराळ्या बदललेल्या रूपाची होते ते भेदली वृत्तीपंथे वायुशक्ती गायथे कर्मकारण चौथे ऐसे जाण ती निरनिराळ्या कार्यामुळे निरनिराळी झालेली वायु शक्ती हेच येथे कर्माचे चौथे कारण आहे असे समज आणि ऋतू बर शारदू शारदी पुढती चांदू चंद्री संबंधू पूर्णिमेचा आणि सर्व ऋतूमध्ये शरद ऋतू चांगला त्यातल्या त्यात शरद ऋतूतील चंद्र उत्तम आणि त्या चंद्राला पौर्णिमेचा योग जसा उत्तमच होय का वसंती बरवा आरामुरामी संगमी आगमू उपचारांचा अथवा वसंत ऋतूत बाग जसा आल्हादकारक व त्या बागेत प्रिय मनुष्याचा योग घडेल तर चांगलेच व त्या योगात जशी इतर उपचारांची प्राप्ती व्हावी नाना कमळी पांडवा विकासू जैसा बरवा विकासी ही यावा परागाचा अथवा अर्जुना कमलाच्या ठिकाणी जसा विकास शोभादायक असतो आणि त्या विकासात देखिल, जसा परागाचा उठाव विशेष चांगला वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा जसे वाचेला शोभादायक कवित्व आहे व त्या जशी सुरसतेची बहार असावी व या सुरसते ज्याप्रमाणे परमात्मा वर्णनाचा संबंध यावा कैसी सर्व वृत्ती वैभवी बुद्धीची एकली बरवी बुद्धी ही बरव नवी इंद्रिय प्रौढी त्याप्रमाणे मनादि सर्व वृत्तींच्या ऐश्वर्यात जशी एकटी बुद्धी चांगली आहे आणि बुद्धीला जशी इंद्रियांच्या सामर्थ्याची अपूर्व शोभा आहे शोभ आहे म्हणजे चुराधिकी दिया पाठी स्वानुग्रहेिका का आहे सुरांचे वृंद म्हणून चुराधी दहा इंद्रियांच्या पाठीवर आपल्या अनुग्रहा सह सूर्यादी देवतांचा समुदाय आहे ते देव वृंद बरवे कर्म कारण पाचवे अर्जुना येथ जाणा अर्जुना तो देवतांचा समुदाय हे कर्माचे एक, कर्म एक पाचवे चांगले कारण आहे असे समज असे देव म्हणाले एव माने तुझी आयणी ते सी हे खाणी पंचविध आकारणी निरूपिली याप्रमाणे तुझ्या बुद्धीला पटेल तशा रीतीने हे कर्म म्हणून जेवढे आहे तेवढे सर्व उत्पन्न होण्याची ही पाच प्रकारच्या कारणांची खान तुला सांगितली ती आहे आता हेची चि खाणी वाढे मग कर्माची सृष्टी घडे जि ही, ही उघडे दाऊ आता ज्या हेतूंच्या योगाने ही पाच कारण रूपी खाण वाढते व मग सर्व कर्माची रचना होते ते पाच हेतु देखील तुला स्पष्ट करून सांगतो श्लोक पंधरा विपरीतम वा, वा, वा पंचयित तस हेत व न्यायाला अनुसरून म्हणजे विहित अथवा न्यायाला सोडून म्हणजे निषिद्ध असे जे जे कर्म मनुष्य शरीर वाणी आणि मन यांच्या योगाने करीत असतो त्या त्या कर्माचे हे पाच हेतु आहेत तर या वसाता आली माधवी, ते नव पल्लवी पल्लव पुष्पुं हे पहा अकस्मात वसंत ऋतू आला तर तो वृक्ष वैलीनं नवीन पालवी उत्पन्न करण्यास कारण होतो त्या नव्या फुटलेल्या पालवीतून पुष्पांचे गुच्छ दृष्टोत्पत्तीला येतात व ती फुले फलांची प्राप्ती करून देतात का वर्षिये आणि जे मेघू मेगे वृष्टी प्रसंगू वृष्टीस्त व भोगू सस्य सुखाचा अथवा वर्षा ऋतू मेघा दाणतो मेघांच्या योगाने वृष्टी होते व वृष्टीमुळे धान्यपासून मिळणाऱ्या सुखाचा भोग होतो ना प्राची अरुणा अरुणे सूर्योदयो होय सूर्य आगळा पाहेो जैसा अथवा पूर्व दिशा अरुणाला विते अरुणाच्या योगाने सूर्योदय होतो व सूर्याच्या योगाने ज्याप्रमाणे सगळा दिवस उजाडतो तैसे मन हेतू पांडवा होवा तो लावी दिवा कर्मा संकल्प लाप्रमाणे अर्जुना कर्मासंबंधी संकल्प होण्याला मन हे हेतू आहे व अरे तो कर्मसंकल्प वाचेचा दिवा लावतो म्हणजे वाचेकडून बोलण्याची क्रिया करतो मग, मग वाचे तो दिवटा दावी कृत्य जातांची मग वाचे ती मशाल सर्व कर्मांचा रस्ता दाखवते तेव्हा करता म्हणजे जीव कर्तृत्वाचा व्यापारात सापडतो म्हणजे करता कर्तृत्व बुद्धीने कर्म करू लागला असता त्याचे कडे येतो तेथ शरीराधिक दळवाडे शरीराधिका हेतूची घडे लोहकाम लोखंडे निर्वाळी तेथे शरीराधी समुदाय शरीराधिकांश हेतूच आहे जसे लोखंडाची वस्तू लोखंडानेच तयार करावी का ताथु वाचा ताना तातू वाचालता वैरणा तो तातूची विचक्षणा होय पटू अथवा हे चतुरार्जुना तंतुच्या ताण्यामध्ये आडवा तंतु भरीला घातला असता तोच तंतु वस्त्र होतो ते मन वाचा देहांचे कर्म मना मनादि हेतू चिरचे रत्नी घडे रत्नाचे दळवाडे जेवी रत्नाचा आकार म्हणजे पैलू वगैरे जसा रत्नांनीच तयार केला जातो त्याप्रमाणे मन वाचा आणि देह यांचे कर्म मन वाचादी हेतूंकडूनच तयार होते एथ शरीराधिके कारणे त्याची हेतू केवी हे, के हे कोणे अपेक्षी जे तरी तेने अवधारीजो येथे शरीराधिक कारणे हे तीच हेतू कशी होतात हे जाणवयाची जर कोणी इच्छा करत असेल तर त्याने ऐका सूर्याची जैसा का उसाचे कांडे उसा वाढी हेतू ऐका सूर्याच्या प्रकाशाला कारण व हेतू जसा सूर्यच आहे अथवा उसाचे एक कांडे जसे उसाच्या दुसऱ्या कांद्याच्या वाढीला हेतू असते नाना वाग देवता वानावी ते वाचाची लागे कमवावी का वेदा वेदेची बोलावी प्रतिष्ठाजे। जे अथवा वाचे म्हणजे सरस्वतीचे जेव्हा वर्णन करावायचे असते तेव्हा वाचेचाच उपयोग करावा लागतो अथवा वेदांचा मोठेपणा जसा वेदांनीच सांगावा तैसे कर्मा शरीराधिके कारण हे किर ठाऊके परीहेची हेतू न चुके याप्रमाणे शरीर वाचा व मन ही सर्व कर्मांची कारणे आहेत हे सर्वच पक्के माहित आहे परंतु ही अधिष्ठाना येऊन गेल्यामुळे हेतू ही होतात यातही काही चूक नाही आणि देहाणी देहादी देहा हेतू मिळणी होय जया उभारणी कर्मजाता आणि पूर्वी सांगितलेल्या देहादी पाच कारणांना शरीर वाणी व मन या हेतूंची जोड मिळाली असता ज्या सर्व कर्मांची उत्पत्ती होते ते शास्त्रार्था अनुसरे धनंजय हो ती कर्मे शास्त्राने मानलेल्या मार्गाला अनुसरून असतील तर, तर तो न्याय मार्गच न्याय कर्माला हेतू होतो जैसा पर्जन्योदकाचा लोटू विपाये धरी पाण्याचा लोट सहजच भाताच्या शेतात शिरला तर तो शेतात जिरतो परंतु त्याचा अतिशय उपयोग होतो कारोशे निघाले अवचटे पडिले द्वारकेची वाटे ते शिणे परी सुनाटे न वचती पदे अथवा एकदा घरातून रागावून निघालेला मनुष्य अकस्मात द्वारकेच्या वाटेला लागला तर त्याला श्रम होतील खरे पण त्याचे शास्त्राचे लाहेूर्ण यांच्या मिलाफाने जे आंधळे म्हणजे शास्त्राला न जाणून झालेले कर्म उत्पन्न होते त्याला शास्त्राची दृष्टी प्राप्त झाली म्हणजे ते यथाशास्त्र झाले असता त्यावेळेला त्याची वेळ आली आणि तोच ते आपोआप उतास गेले तोही दुधाचा खर्च झालाच पण तो योग्य कारणाला खर्च झाला असे होत नाही तैसे शास्त्रसाय केले नो हे जरी अकारण तरी लागो का नागवण दानलेखी त्याप्रमाणे शास्त्राच्या सहाय्याशिवाय केलेले कर्म जर निष्फळ होत नसेल तर चोरीच गेलेले द्रव्य दानातच जमा धरावे लागेल म्हणजे चोराने लुटून नेलेले द्रव्य जसे दानात जमा होत नाही तसे शास्त्राच्या सहाय्याशिवाय केलेले कर्म सफल होत नाही अगा बावन्ना वर्णा परता कोण मंत्रू आहे पांडुसुता का बावनही अर्जुना बावन वर्णांच्या पलीकडे कोणता मंत्र आहे आणि बावन वर्णांचा उच्चार केल्याशिवाय कोणी मनुष्य राहिला आहे का परिमंत्राची कडसणी जव जे कोदंड पाणी तव उच्चार फळ वाणी न पवे जेवी परंतु अर्जुना जोपर्यंत मंत्राची हातवटी कळली नाही तोपर्यंत वाणीला मंत्र उच्चाराचे फल जसे प्राप्त होत नाहीप्रमाणे कारण व हेतू यांच्या यो योगाने जे यदृने कर्म, कर्म उत्पन्न होते ते कर्म जोपर्यंत शास्त्राच्या कासेला लागणार नाही म्हणजे शास्त्राधाराने होणार नाही कर्म होता परीते हो नवे पाही तो अन्या वोगा अन्य दे देखे कर्म होते परंतु ते कर्म चे आ, से योग्य होने नभे पहा तो अन्याय मार्ग है व तो अन्याय कर्माला हेतु है अजावे एवं पंच कारण कर्म पाच ही हेतु है हे सुमहिमा आता ए पा आत्मा सापड़े हे सत्कीर्तीवान अर्जुना या प्रमाणे पाच कारणे असलेल्या कर्मला हे पाचही हेतु आहेत तर आता या कर्मांच्या कारणात वेतूत आत्मा कोठे बोवला गेला आहे का विचार करता रमात केवलम तू यश्चात कृतबुद्धीत्व नस पश्चाती दुर्मतीही असे असताना असंस्कृत बुद्धी असल्यामुळे जो शुद्ध आत्म्यालाच करता असे समजतो तो मूढ बुद्धी होय त्याला काही यथार्थ ज्ञान समजत नाही भानु न असे ग्याप्रमाणे सूर्य दृश्य पदार्थ न होऊन डोळ्यांना व दृश्य पदार्थांना प्रकाशतो त्याप्रमाणे आत्मा कर्माचे कारण आणि कर्म न बनता कर्माचे प्रकाशन करतो पाही प्रतिबिंब आरिसा दोनी न होीरेशा दोही ते प्रकाशी जैसा न्याहाळिता तो हे वीरश्रेष्ठ अर्जुना असे पहा की आरशात पाहणारा हा जसा प्रतिबिंब व आरसा हे दोन्ही न होऊन या दोहीला प्रकाश तो का हो रात्र सविता न हो करी पांडुसुता तैसा आत्मा कर्म करता न हो दावी अथवा अर्जुना सूर्य हा दिवस व रात्र न होऊन जशी दिवस व रात्र आपल्या अस्तित्वावर दाखवतो त्याप्रमाणे आत्मा हा कर्म व कर्माचा होऊन त्या दोघांचे प्रकाशन करतो तरी देहाली ज्याची बुद्धी देहीच आतली जया आत्माविषयी झाली मध्यरात्री परंतु देहाहंकाराच्या मोहाने ज्याच्या बुद्धीने देहच मी असा निश्चय केला आहे आणि ज्याला आत्म्याविषयी मध्यरात्र झाली आहे म्हणजे ज्याच्या ठिकाणी आत्म्याच्या ज्ञानाविषयी पूर्ण अंधार आहे जेणे चैतन्या ईश्वरा ब्रह्मिक परम सीमा तयामा करता हे प्रमालोटे ज्याने चैतन्य ईश्वर व ब्रह्म यांना केवळ देहाच्याच मर्यादेत आणून ठेवले त्याची आत्मा करता आहे अशा प्रकारची दृढ समजूत होऊन बसते आत्माची करता आही ही निश्चयो नाही तत्वता देहोची मी कर्म करता मानितो साच आत्माच कर्म आहे असाही त्याचा खरोखर निश्चय नसतो तो देहस मी आहे असे समजतो व म्हणून सर्व कर्मांचा करता आपणच आहो असे तो खरोखर मानतो जो आत्मा मी कर्माती तू सर्व कर्म साक्षी भूतू हे आपले कही मातू नायकेची कानी कारण कर्मातीत सर्व कर्मांना साक्षीभूत असा आत्मा मी आहे ही जी आपल्या खऱ्या स्वरूपाची हकीकत ती तो कानाने कधी ऐकतच नाही म्हणजे आपले अकर्तृत्व आत्मभावाची त्यास खबरही नसते म्हणून आत्मे देहची वरिम विजे येवसाते डुडुळ न करी म्हणून असल्या समजुतीच्या माणसाने अपरिमित आत्म्याला देहानीच मोजावे म्हणजे देशकाल वस्तू परिच्छेदरित आत्म्याला परिच्छिन्न अशा साडेतीन हाताच्या देहाने मर्यादित करावे यात नवलते काय घुबड दिवसाला रात्र मानित नाही का पैजेने आकाशीचा कि साचू सूर्यू देखील नाही तो थिल्लरीचे बिंब काय मानून लाहेकाशातील खरा सूर्य केव्हाच पाहिला नाही तो डबक्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब हाच खरा सूर्य म्हणून मानणार नाही का प्रतिबिंबच खरा सूर्य मानून मग डबक्याच्या उत्पत्तीने सूर्याला उत्पत्ती मानतो त्या डबक्याच्या नाशाने सूर्याला नाश मानतो व डबक्यातील पाण्याच्या हालचालीने सूर्य कापतो आहे असे मानतो अगा निद्रिता तव स्वप्न सत्य मानले जाणे शक्य आहे एखादा मनुष्य ही दोरी आहे असे न जाणून त्या दोरीला साप असे समजून भ्याला तर आश्चर्य ते कोणते जव कवळ आम्ही तव चंद्रू देखा वाकी पिवळा काय ही हि मृग जळा भळावे नाही डोळ्यामध्ये जेतपर्यंत काविळीचा विकार आहे ते पर्यंत चंद्र पिवळा असा दिसणार मृग जळाला पाहून हरिणा मोहित होऊ नये का तैसा शास्त्रा गुरुचे निनावे जो हि टेको नेदी सिवे केवळ मौढ्याचेनीची जिवे जियाला जो त्याप्रमाणे जो शास्त्रांच्या व गुरुच्या नावाने त्यांच्याकडून आलेला वाराही आपल्या गावाच्या शिवेवर टेकू देत नाही म्हणजे शास्त्र व गुरु यांना जो मुलीच मानत नाही व जो केवळ मूर्खपणाच्या देहात्म दृष्टीमुळे आत्मया घापे देहाचे जाळे जैसा अभराचा वेगू कोल्हेंद्री जसा ढगां धगन, जसा ढगांचा वेग कोल्हा चंद्राच्या ठिकाणी मानतो म्हणजे ढग पळत असताना चंद्र पळतो असे मानतो तसा देहाला मानित असल्यामुळे त्याच्याकडून आत्म्याला देहाच्या जाळ्यात घातले जाते म्हणजे तो आत्म्याच्या ठिकाणी देहाचे धर्म पाहतो मग तया मानया साठी देहबंदी शाळे किरीटी कर्माचा वज्रगाठी कळा सेतो अर्जुना मग जीव त्या मानण्याने देहरूपी तुरुंगात कर्माच्या पक्क्या गाठीने जखडला जातो पाहेरील पा काय मोकळे याही चवडा न ठकेची पु नळीवरील तो बापुडा, बापुडा राघू त्याचे पंजे मोकळे असताही आपण बांधले गेलो आहोत या दृढ भावनेने फसत नाही का म्हणजे आपण खरोखरच बांधले गेलो आहोत असे त्यास वाटत नाही का म्हणून आत्मस्वरूपी म्हणून कर्माचा आरोप करतो तो कोट्यावधी कालापर्यंत कर्मातच गुंडलेला राहतो आता कर्मा असे परितयाते कर्म न स्पर्शे बडवा नळाते जैसे समुद्रोद्रमाणे वडवानल समुद्रात असून समुद्राचे पाणी त्याला स्पर्श करू शकत नाही त्याप्रमाणे कर्मामध्ये असूनही ज्याला कर्म स्पर्श करू शकत नाही म्हणजे कर्मपाशाने जयाचे कर्मी असणे तो किर जाणावा कवणे तरी सांगो वरील दृष्टांताप्रमाणे जो कर्मात असून म्हणजे कर्मे करीत असून कर्मापासून वेगळेपणाने असतो तो खरोखर कोणत्या लक्षणाने जाणावा असे विचारशील तर सांगतो जे मुक्ता ते निर्धारित ज्याप्रमाणे अंधारातील आपली, आपली वस्तू दिव्याच्या साह्याने पाहिली असता दिसते त्याप्रमाणे मुक्त पुरुषाविषयी विचार केला असता आपलीच मुक्तता आपण प्राप्त होते ना, ना आरिसा जव उटीजे, तव आपण पय आपण भेटी का पाणी पावता पाणी होईजे लवणे जेवी अथवा पोलादाचा आरसा जसा जसा घासावा तसे तसे आपण आपल्याला भेटता येते म्हणजे आपले प्रतिबिंब आपणास अधिक स्वच्छ दिसते अथवा ज्याप्रमाणे मीठ पाण्याला मिळाले म्हणजे पाणी होते हे असो परतो नि प्रतिबिंब पाहे बिंबते तव पाहणे जाऊन ही ते बिंबची होय हे राहुदे प्रतिबिंब जेव्हा उलटून पुन्हा बिंबला पाहते तेव्हा पाहण्याची क्रिया नाहीशी होऊन मुळचे बिंबच राहते हारपले आपण पेपावे तै संत ते पाहता गिवसावे, बसावे म्हणून ऐकावे ते सदा त्याप्रमाणे आपला हरवलेला आत्मभाव आपल्याला प्राप्त व्हावा अशी जर कोणाला इच्छा असेल तर तो संतान संतांसंबंधीचा विचार केला असता तो आत्मभाव त्याला शोधित येतो म्हणून नेहमी संतांचे वर्णन करावे व संतांचे वर्णन करावे।